ज्या लोकांनी आपल्या दिनचे तुकडे तुकडे करून टाकले आणि गटाकटात विभाजित झाले खचितच त्यांच्याशी तुमचा काळी मात्र संबंध नाही त्यांचा मामला तर अल्लाच्या आधीन आहे तोच त्यांना दाखवील की त्यांनी काय काय केलं आहे من جاء جاء فله عشر ومن جاء فلا يجزا مثلها وهم لا يظلمون जो अल्लाच्या हुजूरात लेकी घेऊन येईल त्याच्यासाठी दसपट मोबदला आहे आणि जो वाईटपणा घेऊन येईल त्याला तेवढाच मोबदला दिला जाईल जितका गुन्हा त्यानं केला आहे आणि कोणावरही अत्याचार केला जाणार नाही हे पैगंबर चाललेलं असलम सांगा माझ्या रमने खर्चितच मला सरळ मार्ग दाखवला आहे अगदी सरळ दिन ज्याच्यात कोणतीही वक्रता नाही इब्राहिम अली असलामची पद्धत जी त्यानं एकाग्रतेने अवलंबली होती आणि तो अनेकेश्वर वाद्यांपैकी नव्हता सांगा माझी नमाज माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती माझं जीवन आणि मरण सर्व काही सर्व जगांचा स्वामी अल्लासाठीच आहे ज्याचा कोणीही भागीदार नाही अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकवणारा मीच आहे सांगा मी अल्ला शिवाय एखादा दुसरा रव शोधावा काय खरं पाहता तोच प्रत्येक वस्तू चा रव आहे प्रत्येक व्यक्ती जे काही कमावते त्याला जबाबदार ती स्वतःच आहे कोणीही ओझो उचलणारा दुसऱ्याच ओझो उचलत नसतो सर्वांना आपल्या रब कडे परतायचा आहे त्यावेळी तो है तुम्हारा भूतला खलीफा नायब बनला काहिन उच्च दर्जे बहल के परीक्षा घया संशय तुम्हारा रब शिक्षा देने ही अत्यंत द्रुतगा दया करना देखी है अल्लाच्या नावाने जोशी मेहरबान दयावन आहे अली इला स्वाद्या अली इस्ला मी स्वाद हा ग्रंथ आहे जो तुमच्याकडे उतरवला गेला आहे म्हणून हे पैगंबर सल्लेला अल वसलम तुमच्या मनात या यासंबंधी कोणताही संकोच असू नये हा उतरवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही याच्याद्वारे नकार देणाऱ्यांना भय दाखवावं आणि इमान आणणाऱ्या लोकांना उपदेश व्हावा लोक जे काही तुमच्या रब कडून तुमच्यावर उतरवलं गेलं आहे त्याचं अनुसरण करा आणि आपल्या रबला सोडून अन्य पालकांचं अनुसरण करू नका पण तुम्ही उपदेश कमीच मानता इल्ला इल्ला कुन्ना जमी नष्ट आमच प्रकोप अकस्मत रिड़ी कोसला दिवस ढो सम आला जेवी विश्रांति घर होते जेव आम प्रकोप आला तो ये को खरोखरी आमी अत्याचारी हो म्हणून खचितच हे होणार आहे की आम्ही त्या लोकांना जाव विचारावं ज्यांच्याकडे आम्ही प्रेषित पाठवले आहेत आणि प्रेषितांना देखील विचारू की त्यांनी संदेश पोहोचवण्याचं कर्तव्य कितपत पार पाडलं आणि त्यांना त्याचं काय उत्तर मिळालं मग आम्ही स्वतः संपूर्ण ज्ञानानशी पूर्ण अहवाल त्यांच्या समोर मांडू बर आम्ही कुठे गायब तर नमतो ना لما كانوا باياتنا يظلمون ان وزن تادوسي عين سत्ते असेल ज्यांचे पारडे जड असतील तेच सफलता प्राप्त करणार असतील आणि ज्यांचे पारडे हलके असतील ते स्वतःला तोट्यात टाकणार असतील कारण ते आमच्या आईतींशी जुलमी वर्तन करत राहिले होते वلقد مكنناكم في الارض وجعلنا لكم فيها معيشا قليلا لا تشكرون आमी तुम्हाला भूतलावर अधिकारांविषयी वसवलं आणि तुमच्यासाठी येथे जीवनसामुग्री उपलब्ध केली परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला मग तुम्हाला स्वरूप दिलं मग फरिश त्यांना सांगितलं की आदमला सज्दा करा या आज्ञेनुसार सर्वांनी सज्दा केला पण इबली सज्जा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही विचारलं तुला कोणत्या गोष्टीनं सज्जा करण्यापासून रोखलं जेव्हा की मी तुला आज्ञा दिली होती म्हणाला मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्हाला अग्नीपासून निर्माण केलं आणि त्याला मातीपासून रमावलं असं होय तर तू येथून खाली उतर तुला अधिकार नाही की येथे मोठेपणाचा अहंकार करावा चालता हो की वस्तुत तू यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात तो म्हणाला मला त्या दिवसापर्यंत सवलत दे जेव्हा की हे सर्व दुसऱ्यांदा उत्ताकूत उत्ता केले जातील परमावलं तुला सवलत आहे म्हणाला बोल तो ज्या तऱ्हेनं तुम्हाला मार्गवृष्ट केलं आहेस मी सुद्धा आता तुझ्या तरळ मार्गावर या मानवाच्या पातळीवर राहीन ऐली सजी धुसरिरी पुढून आणि मागून उजवीकडून आणि डावीकडून चौघू बाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आवी अर्मा चालता माने थाने हो इधु अपमानित ठोकर लेश्वासो कि की जे तुझे अनुकरण करते तुझा सहित जहन्नम जहंडम भरुके आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघ या जन्नत मध्ये रहा जेथे जी जिन्नस खाण्याची तुमची इच्छा असेल ती खा परंतु त्या वृक्षजवळ फिरकू नका नाहीतर जालिमन जालिमनपैकी व्हाल चकुन इल्ल चकून मलकिन अव चकून मिनल मग शैतांग त्यांना भरकवलं जेणेकरून त्यांचं गुप्तांग जे एकमेकापासून लपवलं गेलं होतं त्यांच्या समोर उघड करावं त्यानं त्या ते दोघांना सांगितलं तुमच्या रबनं तुम्हाला या वृक्षाची जी मनाई केली आहे त्याचं कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेला तुम्ही फरिष्ट बनू नये अथवा तुम्हाला चिरंतन आयुष्य लाभू नये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 आणि त्यांना शपथ घेऊन त्यांना सांगितलं की मी तुमचा खरा हितचिंतक आहे अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्यांना हळूहळू आपल्या वळणावर आणलं सध्या छोटी जेव्हा त्यांनी त्या तै वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचं लज्जांग एकमेकांसमोर उघडं झालं आणि ते अंगा जन्नत पकू लगले रबन पुकारा रोखल नौत नैतान तुम शत्रु दोलते रब आम स्वतः हो जुलूम के क्षमा के लिए नहीं दयानी नहींस तर खचितच आम्ही नष्ट होतो फरमावलं उतरा तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवरच निवासस्थान आणि जीवन सामग्री आहे आणि फरमावलं तेथेच तुम्हाला जगणं आणि तेथेच मरण आहे आणि त्यातूनच तुम्हाला सर्ते शेवटी काढलं जाईल हे आदमच्या मुलांनो आम्ही तुमच्यासाठी पोशाख उतरवला आहे की तुमच्या शरीरातील लज्जांगांना झाकावं आणि तुमच्यासाठी शरीर रक्षण आणि भूषणाचं साधन देखील व्हावं आणि सर्वोत्तम पोशाख ईशभायाचा पोशाख होय ही अल्लाच्या निशाण्यांपैकी एक निशाणी आहे कदाचित लोकांनी यापासून धडा घ्यावा हे आदमच्या मुलांना असं होऊ नये की शैतांना तुम्हाला पुन्हा तसंच उपद्रवामध्ये गुंतवावं ज्याप्रमाणे त्यानं तुमच्या आई वडिलांना जन्मत मधून काढवलं होतं आणि त्यांचे पोशाख त्यांच्यावरून उतरवले होते जेणेकरून त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे करावेत तो आणि त्याचे सोबती तुम्हाला अशा ठिकाणून पाहतात की जेथून तुम्ही त्यांना पाहू शकत नाही या शैतानांना आम्ही त्या लोकांचे पालक बनवला आहे जे इमान आणत नाहीतोहो मा ला हे लोक जेव्हा एखादं लज्जास्पद कृत्य करतात तेव्हा ते म्हणतात की आमचे वाडवडील याच रीतीवर आम्हाला आढळले आहेत आणि अल्लानेच आम्हाला असं करण्याची आज्ञा दिली आहे त्यांना सांगा की अल्लाह निर्लज्जतेची आज्ञा दे कदापि देत नसतो काय तुम्ही अल्लाचं नाव घेऊन त्या गोष्टी सांगता ज्यांच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नाही की त्या अल्लाकडून आहेत कुल कुल हे पैगंबर सल्लेला यांना सांगा कि माझ्या रमन तर सचोटी आणि न्यायाची आज्ञा दिली आहे आणि त्याची आज्ञा अशी आहे की प्रत्येक उपासनेत आपला रोक नीट ठेवा आणि त्यालाच पुकारा आपला धर्म त्याच्याचसाठी निर्भय ठेवून ज्या प्रकारे त्यानं आता तुम्हाला निर्माण केलं आहे तसच तुम्ही पुन्हा निर्माण केले जाल सरी कन्हरी कन्हया बोल च एका जमातीला तर त्यानं सरळ मार्ग दाखवला आहे परन दुसरे दुसर जमती पर मार्गभ्रष्टा चिककून बसले कारण अल्लाहवजी शैता आपले पालक बनवल है समझता कि आम सरल मार्ग आहोतु आदम या प्रत्येक उपासने प्रसंगी आपूषण सुशोभित रहा खा प्या आणि मर्यादांचं उल्लंघन करू नका अल्ला मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्यांना पसंत करत नाही पैगंबर सल्लेम यांना सांगा कोणी अल्लाच्या त्या भूषणाला हराम करून टाकलं ज्याला अल्लानं आपल्या दासांसाठी काढले होते आणि कोणी अल्लाहानं प्रदान केलेल्या विशुद्ध वस्तूंना मनाई केली सांगा या साऱ्या वस्तू ऐहिक जीवनात सुद्धा इमान आणणाऱ्यांसाठी होत आणि कायमातच्या दिवशी तर खास त्यांच्यासाठीच असतील अशा प्रकारे आम्ही आपल्या गोष्टी स्पष्टपणे मांडतो त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे हिमाल चल्लम हे पैगंबर सल्ल अल वसलम यांना सांगा की माझ्या रबला ज्या वस्तू हराम केल्या आहेत त्या तर अशा आहेत काम, झाकलेले आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि असं की अल्ला बरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार करावं ज्याच्या संबंधात त्यानं कोणतंही प्रमाण उतरवलं नाही आणि असं की अल्हच्या नावानं तुम्ही एखादी असली गोष्ट सांगावी जिच्या संबंधी तुम्हाला ज्ञान नसावं किती खरोखर त्यानंच फरमावली आहे प्रत्येक जनसमुदाया करता एक निश्चित कालावधीची सवलत ठरलेली आहे मग तेव्हा एखाद्या जनसमुदायाचा कालावधी भरून येतो तेव्हा एक क्षणभर ते देखील मागे पुढे होत नाही आणि ही गोष्ट अल्लानं उत्पत्तीच्या प्रारंभी स्पष्ट करून टाकली होती की हे आदमच्या मुलांना लक्षात ठेवा जर तुमच्यापाशी खुद्द तुमच्यापैकी असे प्रेषित आले ते तुम्हाला माझ्या आयती ऐकवत असतील तर जो को अवेद्पास दूर आणि रहेतुकी सुधारणा घूम आ ही भय अथवा दुखा प्रसंग नहीं वल्लवी जे लोग आम आईती खोटा ठरते هني त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखतील तेच दोजकवासी नरकवासी असतील जेथे ते सदैव राहतील सनन वलमुम इमनिफ्ता علي الله كثيرا او كذب باياته اولائك ينالهم نصيبهم من الكتاب حتى اذا جاءتهم رسولنا يستو استونهم قالوا बर त्याहून मोठा अत्याचारी इतर कोण असेल त्यानं निव्वळ खोट्या गोष्टी रचून अल्लाशी त्याचा संबंध जोडावा अथवा अल्लाच्या सत्य आयतींना खोट लेखावं अशी माणसं आपल्या भाग्य लिखिताप्रमाणे आपला वाटा घेत राहतील इत किती घटका येऊन ठेपेल जेव्हा आमचे पाठवलेले फरिश्ते त्यांचे प्राणहरण करण्याकरता पोचतील त्यावेळेला ते त्यांना ते विचारतील की सांगा आता कोठे आहेत तुमचे आराध्य दैवत ज्यांचा तुम्ही अल्लाच्या ऐवजी धावा करत होता ते सांगतील ते सर्व आम्हापासून लोक पावले ते स्वतः आपल्या विरुद्ध साक्ष देतील हे खरोखरच आम्ही सत्य नाकारणारे होतो قال ادخلوا في امم قد خلت من قبلكم من الجن والانس فانوا كلنا دخلت امه لعنت اختها حتى الى الدارك فيها جميعا قالت اخراهم لا اناهم ربنا قالت اخراهم لا اناهم ربنا هؤلاء अल्लाह फरमावी जा तुम्ही सुद्धा या जहान मध्ये दाखलवा ज्यात तुमच्यापूर्वी होऊन गेलेले जीन आणि मानव समूह दाखल झाले आहेत प्रत्येक गट जेव्हा नरकात प्रवेश करील तेव्हा तो आपल्या पुढे गेलेल्या गटाचा धिकार करत प्रवेश करेल इतका येतो की जेव्हा सर्व तेथे जमा होतील तेव्हा प्रत्येक नंतरचा गट आपल्या अगोदरच्या गटासंबंधी सांगेल की हिरब हे लोक होते ज्यांनी आम्हाला मार्ग नष्ट केलं म्हणून त्यांना अग्निची दुप्पट यातना दे उत्तरादाखल परवाना येईल प्रत्येकासाठी दुप्पटच यातना आहे परंतु तुम्ही जाणत नाही ओकाल आणि पहिला गट सुद्धा दुसऱ्या गटाला सांगेल जर आम्ही दोषास पात्र होतो तर तुम्हाला आमच्यावर कोणतं श्रेष्ठत्व प्राप्त होतं आता आमच्या कमाईचा परिणाम म्हणून प्रकोपाचा आस्वाद घ्या खात्री बाबा आमच्या आईती खोट्या ठरवल्या आणि त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखवली आहे त्यांच्यासाठी आकाशाची दारं कदापी उघडली जाणार नाहीत त्यांचा जन्मतमध्ये प्रवेश तितकाच अशक्य आहे जितका सुईच्या छिद्रातून उंटाचं जाणं अपराध्यांना आमच्यापाशी असाच बदला मिळत असतो त्यांच्यासाठी नरकाच अंथरूण असेल आणि नरकाच पांघरूण असेल हेच आहे ते फळ जे आम्ही अत्याचारांना देत असतो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 भीमा त्याच्या उलट ज्या लोकांनी आमच्या इथे मान्य केल्या आहेत आणि सत्कृत्य केले आहेत आणि या बाबतीत आम्ही प्रत्येकाला त्याच्या ऐपतीप्रमाणे जबाबदार ठरवत असतो ते जन्मतवासी आहेत जेथे ते सदैव राहतील त्यांच्या हृदयात एक दुसऱ्या विरुद्ध जी मलिंगता असेल ती आम्ही दूर करू त्यांच्या खालून कालव्य वाहत असतील आणि ते सांगतील फक्त अल्ला करताच आहे ज्याने आम्हाला हा मार्ग दाखवला आम्ही स्वतः मार्ग प्राप्त करू शकलो नसतो जर अल्लानं आमचं मार्गदर्शन केलं नसतं आमच्या पाठवलेले प्रेशीत खरोखर सत्यच घेऊन आले होते त्यावेळेला वाणी ऐक की जन्नत ज्याचे तुम्ही वारस बनवले गेले आहात ती तुम्हाला त्या कृत्याच्या मोबदल्यात मिळाली आहे जी तुम्ही करत राहिला होता जंगत मधील लोक दोजक मधील लोकांना हाक देऊन म्हणतील आम्हाला ते वायदे सत्य आढळले जे आमच्या रबन आमच्याशी केले होते तुम्हाला देखील ते वायदे सत्य आढळले काय जे तुमच्या रबन केले होते ते उत्तर देतील होय तेव्हा एक हाक देणारा त्यांच्या दरम्यान हाक देईल कि अल्ला कडून धिक्कार असो त्या अत्याचारी लोकांचा जे अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखत होते आणि त्याला वक्र बनू इच्छित होते आणि परलोकाचा इन्कार करणारे होते हिजाब या दोन्ही गटांच्या दरम्यान एक आडोस राहिला असेल त्याच्या उंचवट्यावर आरापर काही अन्य लोक असतील हे प्रत्येकाला त्याच्या मुद्रावलोकनाने ओळखतील आणि जन्मतवासियांना हाक देऊन सांगतील कि तुमचं कल्याण असो हे लोक जन्नत मध्ये दाखल तर झाले नसतील परंतु तिचे उमेदवार असतील मग जेव्हा त्यांची दृष्टी नरकवासियांच्याकडे वळेल तेव्हा म्हणतील आम्हाला कुं। ला या अत्याचारी लोकात सामील करू नकोस वनदुल फिरी जलई अरिपून कुमजम कुमवन कुं तुमच विरून उल इल्लवी पुमलोहुम वाहु विरम काही मोठमोठ्या व्यक्तींना त्यांच्या खणाखणांवरून ओळखून हाक देतील पाहिला ना तुम्ही आज तुमच्या झुंडीही तुम्हाला उपयोगी पडल्या नाहीत आणि ती साधन सामुग्री देखील तुम्हाला उपयुक्त ठरली नाही ज्यांना तुम्ही मोठ्या अभिमानास्पद वस्तू समजत होता आणि ते जंगतवासी लोक तेच नव्हते काय की ज्यांच्याविषयी तुम्ही शक्ता घेऊन सांगत होता की त्यांना तर अल्ला आपल्या कृपेतून काहीच देणार नाही आज यांना सांगण्यात आलं की दाखल वा जन्मतीस तुम्हासाठी भयही नाही आणि दुःख देखील नाही नरकातील लोक स्वर्गातील लोकांना हाक देतील थोडस पाणी आमोर होता अथवा जी रोजी अल्लानं तुम्हाला दिली आहे त्यातीलच काहीतरी आमच्याकडे टाका ते उत्तर देतील की अल्ला त्या सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांकरता हराम केल्या आहेत ज्यांनी आपल्या धर्माला खेळ आणि मनोरंजन बनवलं होतं आणि त्यांना अीवनानं भुरळ पाडली होती अल्लाह फरमावतो की आज आम्ही सुद्धा त्यांना त्याचप्रमाणे विसरून जाऊ ज्याप्रमाणे ते या दिवसाच्या भेटीला विसरत राहिले आणि आमच्या आयतींचा इन्कार करत राहिले आम्ही ह्या लोकांपर्यंत एक असा ग्रंथ आणलेला आहे ज्याला आम्ही ज्ञानाच्या आधारे तपशीलवार बनवला आहे आणि जो इमान आणणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि कृपा आहे